श्री वासिष्ठ महारामायने उपशम प्रकरणे सर्ग त्र्याऐंशी श्री वसिष्ठ म्हणाले राघवा या नंतर त्या अपर्णकुटीमध्ये एकांतात राहिलेल्या धैर्यशील मुनी श्रेष्ठ विताहव्याने आपल्या शुद्ध बुद्धीच्या योगाने इंद्रियगणांना पुढे वर्णन केल्याप्रमाणे सुंदर उपदेश केला रामा वीताह्याने आपल्या इंद्रियगणांच्या हितासाठी त्यांना केलेला उपदेश मी तुला आता सांगत तेव्हा तो उद्देश ऐकून विताहव्याप्रमाणे तूही ब्रम्ह भावना परम परमश्रेष्ठ आणि दुःख रहित अशा स्थितीप्रत जाऊन पोहोच विताह्य म्हणाला हे इंद्रिय गणह हो, अविवेकामुळे आत्म्याहून भिन्नपणाने भासणारी तुमची सत्ता जिवंतपणे अनेक अनर्थांना आणि अने दुःखांना तसेच पुन्हा पुन्हा मृत्यू नरकांच्या परंपरेलाच कारणीभूत होते यासाठी तुम्ही आपल्या मिथ्या सत्तेची कल्पना अजिबात सोडून द्या मी नुकत्याच केलेल्या आत्मोपदेशाच्या सहाय्याने तुमची सत्ता निसंशय अस्तंगत झाली असेच मी म्हणतो <coughs> कारण तुमची उत्पत्ती अज्ञानापासून होत असते आणि आत्मोपदेशाच्या सहाय्याने एकदा अज्ञान नष्ट झाले म्हणजे तुम्हाला सत्ता प्राप्त होणे शक्यच नाही अरे क्षुद्र चित्ता तप्त झालेल्या सुवर्णाप्रमाणे आवाज करणाऱ्या आग्नीमध्ये लहान मुले क्रीडा करू लागली असता त्यांचे अंग होरपळून गेल्याशिवाय राहत नाही त्याचप्रमाणे तुझी स्वतंत्रपणे असणारी सत्ता दुःखप्रद झाल्याशिवाय आत्म्याहून भिन्नत्वाने तुझे अस्तित्व असल्यामुळे केवढ्या मोठ्या अनर्थ परंपरा उडवतात याच्याकडे नीट लक्ष देत चित्ता जोपर्यंत तुझे अस्तित्व आहे तोपर्यंत भ्रांतजनरूपी जलांच्या लाटाने व्याप्त झालेल्या संसाररूपी नद्यांचे समुदाय कालरुपी समुद्रामध्ये एकसारखे प्रविष्ट होत असतात परस्परांच्या अहंकारामुळे एकमेकांच्या नाशाविषयी केल्या जाणाऱ्या चिंतनाच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या दुःख पंक्ती रूपी जलधारा कुठल्या तरी ठिकाणाहून एकसारख्या कोसळत असतात तसेच हृदयाचा उच्छेद करण्याविषयी उत्सुक असलेली एकसारखा आक्रोश करायला लावणारी क्रूर आणि आनंद अशी संपत्ती विपत्ती रूपे महामरी पुन्हा पुन्हा निर्माण होत असते आणि नेहमी विकास पावते मनोरथ तरंगरूपी सर्पाने वेढलेल्या हृदयरूपी खातेमधील इंद्रियरूपी छिद्रांच्या द्वारामध्ये चिंता रूपी कोळीन आपले जाळे पसरून त्यामध्ये संचार करत असते लोभरूपी विलासामध्ये दंग होऊन चिव चिव असा शब्द करणारा कामरूपी पक्षी आपल्या सुखदुखादी सुखदुःखादी रूपी तीक्ष्ण चो, चोचीचे प्रहार करून शरीर रूपी शरीरूपी जीर्णवृक्षावरील शांती दांती धर्म इत्यादी गुणसमूहरूपी फुले आणि फळे सतत तोडून टाकत असतो तसेच अपवित्र दुराचारी आणि कर्कश अशा काम रुपी कोंबडा आपल्या पायाने स्मशान आवाजात ओरडत असतो त्याप्रमाणे मोहरूपी महाभयंकर रात्रीमध्ये हृदयरूपी वृक्षावर बसलेले अज्ञान रूपी घुबड एकसारखे घोटकार करत असते हे इंद्रिय गणानो तुम्ही जिवंत असता रात्रीच्या वेळी भयंकर शब्द करतात। या तू जिवंत नसलास म्हणजे सर्व शुभ संपत्ती विवेकासहित विलास करू लागतात मोहरूपी अभ्रे नेहमी नाहीशी झाल्यामुळे आणि रजोगुण रूपी धुरा दूरकडून दूर उडून गेल्यामुळे हृदय रूप्या आकाश स्वच्छ प्रकाशाच्या योगाने प्रवाहामुळे विभागले जाऊन पर्जन्य धारा पडण्याचे बंद होते त्याप्रमाणे चित्ताच्या विक्षेपाला कारणीभूत होणारे हृदयाकाशातील विकल्पांचे ओघ निशंकपणाने वाहत नाहीसे होतात ज्याप्रमाणे एखाद्या उत्कृष्ट अशा पुष्पवृक्षाला मंजरी उत्पन्न होते त्याचप्रमाणे सर्वांना आल्हाद देणारी शांत आणि पवित्र अशी सर्व भूतासंबंधीची मैत्री हृदयाच्या ठिकाणी उत्पन्न होते दवाच्या योगाने करपून जाणाऱ्या कमलिनीप्रमाणे मुढांच्या ठिकाणी विद्या कौशल्य वगैरे गुणांची योजना करणारी चिंता नष्ट होते आणि शरद ऋतूत आकाशातील मेघ शांत होऊन सूर्यमंडला उत्कृष्ट प्रकाश पडावा त्याप्रमाणे हृदयातील अज्ञानाचा क्षय झाला असता त्या ठिकाणी वायू शांत झाला असता समुद्र शांत होतो त्याचप्रमाणे अज्ञान नष्ट झाले असता मनुष्याचे हृदय प्रसन्न उदार गंभीर क्षोभरहित आणि वैषम्य हेतूरहित होऊन समतेच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचते ज्याप्रमाणे आकाशामध्ये शीतल असा चंद्र शोभायमान होतो त्याप्रमाणे ब्रम्ह रसाने परिपूर्ण आणि नित्य आनंदमय असा पुरुष हृदयाकाशामध्ये शोभायमान होऊ लागतो मनुष्याच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाचा पूर्ण क्षय झाला असता त्याच्या आत्माकार वृत्ती पूर्ण विकास पावतात आणि त्यामुळे अखिल चराचरा आपल्या परमात्मा स्वरूपाच्या एका अंशामध्ये स्थित झालेल्या असा अनुभव येऊन त्याचे शरीर ब्रह्मस्वरूपाच्या निरदिशानंदामुळे ओतप्रोत भरून जाते अर्थात तदनंतर आशापाशी उत्पन्न करणाऱ्या प्राणांच्या योगाने तो केव्हाही बद्ध होत नाही ज्याप्रमाणे दाबाग्नीमध्ये पाने दग्ध झालेल्या वृक्षांना वर्षा ऋतू येताच पुन्हा पालवी फुटते त्याप्रमाणे जा ज्याचे संसार जन्म आणि जरारूपी विस्तृत भार ज्ञानरूपी अग्निने नष्ट झालेले आहेत आरोग्य, ांती वगैरे गुणसंपत्ती उदय पावतात असे आत्महत्ये पुरुष पुन्हा जन्मवर्णाच्या चक्रात न पडता आत्मरूपी वृक्षाखाली कायमची विश्रांती पावतात सारंश हे सर्वभक्षक चित्ता तुझ्या ठिकाणच्या सर्व आशा क्षीण होऊन तुझा स्वतःचा नाश झाला असतानाही आत्मभावाने तुझे अस्तित्व आणि अनात्मभावाने तुझे नास्तित्व या दोन पक्षांपैकी ज्या पक्षाचा अंगीकार केला असता आपले शाश्वत कल्याण होईल असे तुला वाटेल त्या पक्षाचा तू तत्काल अंगीकार कर हे मान्य श्रेष्ठा चित्ता स्थित होणे हेच तुला श्रेयस्करा असे माझे मत आहे आत्मभावाव्यतिरिक्त आपले अस्तित्व नाही अच्छी निरंतर भावना कर सुखी हो कारण आत्मरूप प्राप्त कर स्वरूप अत्यंत अभाव होने की सुंदर चित्ता आत्मभाव्यतिरिक्त तुझे स्वतंत्रपना ने अस्तित्व नहीं हि ग श्रुतीशास्त्राचाही अनुभव असाच आहे असे मी तुला स्पष्टपणे बजावतो तेव्हा आपल्या मिरूपाने तू आपल्या भ्रमक स्वरूपामध्ये सुख मानून राहू नकोस आरंभापासूनच तुझे स्वरूप मिठ्या आहे आणि मधल्या स्थितीमध्येही तुझे जे भ्रामक अस्तित्व भासते ते विचाराच्या योगाने आता अजिबात नष्ट झाले हे साधव जोपर्यंत मनुष्याच्या ठिकाणी अविचार आहे तो तुझे रूप परंतु, विचार आणि विक्षेप वैषम्य रित असेच निरंतर स्थित आहे ज्याप्रमाणे प्रकाशाच्या अभावामुळे अंधकार उत्पन्न होतो त्याचप्रमाणे अविचारामुळे आत्मव्यतिरिक्त असे तुझे रूप भासमान होते परंतु प्रकाशाच्या सहाय्याने अंधकार नाही सोडत त्याप्रमाणे विचाराच्या सहाय्याने तुझे ते मिथ्या स्वरूप आता शांत झाले आहे हा काळपर्यंत तुझ्या संबंधाने मी योग्य विचार केलेला नसल्यामुळे तुझे स्वरूप सत्य आहे असा मला ज्याप्रमाणे लहान मुलाच्या दुखालाच कारणीभूत होणारा वेताळ त्याच्याच भ्रमामुळे उत्पन्न होतो त्याचप्रमाणे मोहामुळे पुष्ट झालेले तुझे स्वरूप सत्य आहे असा भ्रम माझ्या ठिकाणी उत्पन्न झाला होता वास्तविक चित्ताचा अभाव आणि भाव तसे सुख आणि दुःख या द्वंद्व कल्पना सृष्टी निर्माण करत्या ईश्वराच्या संकल्पामुळे उत्पन्न होतात परंतु माझ्या ठिकाणी नित्य आत्मस्वरूपाचा था उदय झाल्यामुळे या विनाशी द्वंद्व कल्पना आता अजिबात अस्तंगत झालेल्या ज्या विवेकामुळे अविद्येच्या योगाने भासमान होणारे चित्ताचे स्वरूप क्षीण होऊन माझ्या हृदयात नित्य आणि अनाध्यनंत अशा आत्मस्वरूपाचा था उदय झाला आहे अशा त्या विवेकाला माझे शतशहा प्रणाम असतो हे क्षुद्र चित्ता विवेक आणि तू पूर्वीप्रमाणेच परमेश्वर होऊन राहिलास सारक्ष होऊन तू निश्रेय स्थितीप्रत जाऊन पोहचल्यामुळे महेश्वरच बनलायस ज्याची उत्पत्ती अविवेकापासून होते तोच विचाराने नाहीसा होतो प्रकाशाच्या अभावामुळे उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशामुळे नष्ट होतो त्याप्रमाणे हे चित्ता अविच, अविचारामुळे उत्पन्न झालेला तू ही विचारामुळे आता नष्ट झालास हे अगदी स्वाभाविक आहे हे साधव तुझी इच्छा नसतानाही तू आता विवेकारूढ झाला आहेस आत्ममित्र अशा तुझ्या स्वरूपाचा सर्व बाजूनी झालेला हा नाश तुझ्या सुखालाच कारणीभूत झालेला आहे यासाठी सिद्धांत आणि युक्ती यांच्या सहाय्याने तुझे स्वरूप आत्म्या नाही असा मी निर्णय केलाय तुझा अंत झाला आणि तू आत्मस्वरूपान पोहचला आहेस त्या अर्थी तुझे निरंतर कल्याण असो तू पूर्वी कधी उत्पन्न झालेला नव्हतास सध्याही तू विद्यमान नाहीस आणि पुढेही तू उत्पन्न होणार नाहीस ना म्हणून हे मना तुझे सर्वदा कल्याण असो मी सर्वतोपरी निर्वाण स्थितीप्रत जाऊन पोहचलो आहे शांत झालोय संताप शून्य झालोय हे माझे मोठे भाग्यच म्हटले पाहिजे मी आता तुरूपी स्वात्मपदाच्या ठिकाणी या संसारामध्ये असद्रूपाच्या चित्ताची केव्हा स्थिती नाही तर आत्म्यावरचन दुसरे काहीही विद्यमान नसल्यामुळे तो आत्माच मी आहे ज्या अर्थी आत्म्या वचून या जगात दुसरे काहीही नाही त्या शुद्ध चिदेकरस असा बोध रूप आत्मा अर्थात मी सर्वदा सर्वत्र सर्व आहे त्या निर्मल चिदात्म्यामध्ये मी आत्मा आहे ही कल्पना सुद्धा संकुचित असल्यामुळे तिला जरी अवकाश कुठून मिळणार यासाठी मी आत्मा आहे या द्वैतकल्पनेचाही उच्चार न करता ज्याप्रमाणे तरंग जलाशी तद्रूप होतो त्याप्रमाणे मी मौन धारण करून आपल्या चिदात्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालो आहे सार सर्व तऱ्हेच्या वासना शांत झालेल्या जडांश वर्जित चेतनांशाच्या आश्रया व्यतिरिक्त प्राण संचार शून्य आणि भेदभाव रित असामीपार धारण करणारा आणि शांत वृत्ती होऊन राहिलोय इतिश्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग त्र्या सर्ग चौर्या श्री वशिष्ठ म्हणाले राघवा याप्रमाणे निश्चय करून वासनार इथं झालेला तो विधव्य मुनी विंध्य पर्वतावरील आपल्या पर्णकुटीमध्ये निश्चलमानाने समाधी लावून बसला त्याच्या चित्तवृत्तीचा स्पंद अजिबात बंद झालेला असून स्वात्मा प्रकाशरूपे आनंदाच्या योगाने तो सुंदर दिसत होता तसेच त्याचे मन त्यावेळी असतंग शांत झालेल्या समुद्राप्रमाणे शोभामान दिसत होता ज्याप्रमाणे एखाद्या लाकूड जळून गेल्यानंतर त्यातील अग्नीच्या ज्वालांचा कल्लो क्रमाक्रमाने शांत होतो त्याप्रमाणे त्या, त्या मुनीचे पंचप्राण आपल्या हात शांत झाले होते नेत्र अर्धोन्मिलित झाले होते आणि त्याची वृत्ती पूर्णपणे अंतर्मुख झाली होती ठिकाणी एका अवलोकन करणाऱ्या अर्धवट उमरलेल्या कमलाच्या कळ्यांची शोभा प्राप्त झाली होती शरीर मस्तक आणि मान अगदी सरळ रषेत ठेवून बसलेला तो महाबुद्धिमान विताह व्यमुनी एखाद्या पर्वतातील पाशांमधून कोरून काढलेल्या प्रतिभेप्रमाणे किंवा चित्रातील मूर्तीप्रमाणे अगदी निश्चल दिसत होता अशा रीतीने विंध्य पर्वतावरील एका पाण्याच्या झऱ्या शेजारी असलेल्या ज्या पर्णकुटीमध्ये तो विताहव्य मुने तीनशे वर्षे समाधी राहून बसला होता परंतु इतका मोठा कालही त्याला एका घटकेप्रमाणे गेला त्या आत्मवेत मुनीला हा तीनशे वर्षाचा काल केव्हा उठून गेला ते समजले सुद्धा नाही जीवनमुक्त स्थितीमध्ये ध्यान धरून बसलेल्या त्या मुनीने तेवढ्या अवधीमध्ये आपल्या शरीराचा त्याग केला नाही किंवा तो समाधी मध्ये स्थित झाला असता मेघांचा त्या प्रदेशाच्या आसपास राहणारे सामंत राजे मृगयेकरता विंध्य पर्वतावर संचार करत असता सैरा वेरा पळत सुटणाऱ्या त्यांच्या हत्तींचा मोठमोठ्याने चित्कार ध्वनी चाललेला असून सुद्धा अरण्यातील पक्षी आणि वानर यांच्या ओरण्याचा गोंगाट चाललेला गोंधळ उन्मत्त झालेल्या शरभांचे भीषण ध्वने भूकंपामुळे कोसळून पडलेले पर्वतांचे कडे एकमेकावर आपटून त्यामुळे होणारा भयंकर आवाज अरण्यातील वणव्यामध्ये जळणाऱ्या वृक्षांचे चट आवाज पर्वताच्या शिखरावरून वाहणाऱ्या पाण्याचे प्रवाह एकमेकांवर आपटून त्यांच्यामुळे होणारा प्रचंड ध्वनी पर्वतांच्या कड्यावरून तुटून खाली पडणाऱ्या मोठमोठ्या पाषाणांच्या आदळण्याचा होणारा भीषण आवाज जमिनीवरून वाहणाऱ्या गडूळ पाण्याच्या उघाचा खळखळाट इत्यादीकामुळे तसेच अग्नीच्या प्रखर तापामुळे अत्यंत उग्र अशा ग्रीष्म ऋतूतील सूर्यकिरणांच्या तापामुळे त्या महात्म्या बिताह्य मुनीच्या समाधी स्थितीचा केव्हाही भंग झाला नाही ज्याप्रमाणे पाण्याच्या पृष्ठभागावर लहरी संचार करतात त्याप्रमाणे कित्येक वर्षा काल निघून गेल्यानंतर काही दिवसांनी पावसाळ्यामध्ये वाहनाऱ्या जलप्रवाहामुळे त्या गिरीकंदिखला थर साचत जाऊन त्यामध्ये तो वितहव्य मुनी गाडला गेला अशा त्या संकटाने परिपूर्ण असलेल्या गुहेमध्ये वितहव्य मुनी समाधी लावून बसला असता ज्याप्रमाणे पर्वतामध्ये एखादी शिला रुतून बसावी त्या उदरामध्ये रुतून गेलेला समाधी व्युत्त पाऊन देह बनवला ज्याचा प्राणवृत्तीरूपी स्पंद अत्यंत सूक्ष्म झालेला होता आणि ज्याच्या प्राणवयीचे अभिसरण बंद पडले होते अशा त्या मुनीचा पृथ्वीच्या उदरामध्ये अडकलेला देह लिंग देहामध्ये प्रतिबिंबित झालेल्या संविध मुळे के लक्षण केला गेला पुढे देहभानावर आल्यानंतर विचित्र अनुभव घेऊ लागले कैलास पर्वतावरील सुंदर अरण्यामध्ये कदंब वृक्षाच्या तळाशी त्याने शंभर वर्षे जीवनमुक्त स्थितीमध्ये घालवली पुढे आणखी शंभर वर्षे त्याने विद्याधर्याना त्याने आनंदाने कंठले आणि देव चारण यांना वंदे असलेल्या इंद्रपदाचा त्याने पाच युगे पर्यंत उपभोग घेतला श्रीरामानीने इंद्रत्वादी पदांचा प्रतिभा घेतला त्यामध्ये देश काल इत्यादी नियतिक्रमाच्या नियम आणि अनियम अश्या दोन्ही गोष्टी कशा उत्पन्न झाल्या देशकालाधिकांचा क्रम बदलणे कोणालाही शक्य नसताना त्या विताहव्य मुनीला आपल्या हृदयामध्ये अल्पकाळात दीर्घकालाचा तसेच हृदयाच्या लहानशा जागेमध्ये स्वर्ग कैलास इत्यादी विस्तीर्ण प्रदेशांचा अनुभव कसा आला श्री वशिष्ठ म्हणाले रामा सर्वात्मिक अशी ही चित शक्ती ज्या ज्या ठिकाणी उदित होते त्या त्या ठिकाणी ते आपल्या भावनेने अल्पकालामध्ये तस तसा अनुभव घेते ज्या ठिकाणी ज्यावेळी बुद्धीमध्ये जसजसा दस नियम स्थित झालेला असतो त्यावेळी त्या ठिकाणी त्या बुद्धी आत्म्याशी तन्मय झालेली असल्यामुळे तिला देशकालादी दे नियमांचा तसतसा अनुभव येतो यामुळे निर्वासनाशा विताह्य मुनीने आपल्या हृदयाकाशामध्ये स्वप्न स्थितीप्रमाणे आपल्या संकल्पानुसार भिन्न भिन्न स्थिती अवलोकन भीन केली परंतु ज्ञानरूपी अग्नेमध्ये ज्यांची वासना दग्ध झालेली आहे अशा सम्यक ज्ञान संपन्न पुरुषांची वासना ही खरी वासनाच नवे। कारण हे उघडच आहे की भाजलेल्या कधीतरी असू शकते का त्या विताह्य मुनिने एक कल्पर्यंत भगवान चंद्रमोळी शंकराच्या गणांचे आधिपत्य केले आणि तेवढ्या वेळामध्ये सर्व विद्यामध्ये तो निपुण आणि त्रिकालज्ञ झाला सारंश ज्याच्या ठिकाणी जो संस्कार दृढ झालेला असतो त्या प्रारब्ध संस्कारानुरूप तो तस तसा अनुभव घेत असतो आणि त्या विताह्य मुनीने जे विचित्र भोग भोगले ते जीवनमुक्त स्थितीमध्ये राहूनच भोगले श्रीराम म्हणाला मुनी श्रेष्ठा असे असेल तर जीवनमुक्त स्थितीमध्ये राहणाऱ्या त्या विताहव्य मुनी सारख्या तत्वेत्या पुरुषाच्या ठिकाणी सुद्धा बंध मोक्षादी दृष्ट्या असतात असे म्हणायला काय हरकत आहे श्री वसिष्ठ म्हणाले राघवा निरभ्र आकाशाप्रमाणे निर्मल आणि शांत असणारे हे विश्व जीवनमुक्ताना ब्रम्ह दिसत असते मग त्यांच्या ठिकाणी केली जाते त्या त्या ठिकाणी ते तस तशा रूपाने विस्तार पाहून अनुभवास येते सारांश ईश्वराच्या संकल्पामुळे जरी ही जगे उत्पन्न झालेली आहेत आणि होणारी आहेत तरी तो सर्वात्मक असल्यामुळे ही जगे त्याला उद्या आणि इंद्रपदाचा अनुभव घेतला तोच मुनी सांप्रतकाळी दिन देशात राजा झाला असून तो या क्षणी या अरण्यामध्ये मृगया करण्याकरता आलाय तो विताहव्य मुनी ब्रह्मदेवाच्या पद्मकल्पामध्ये शिवगणांचा अधिपती झाला होता त्या स्थितीमध्ये असताना कैलासवनातील कुंजामध्ये त्यांचा जो क्रीडाहंस होता तोच क्रीडाहंस सध्या दाशेंद्र नामक निषाधांचा राजा झाला आणि हाच राजा सौराष्ट्र मंडळातील बहुलपाद नावाच्या गावामध्ये सध्या आंध्राचा राजा होऊन राहिलाय श्रीरामान विचारले भगवन वीता हव्याची ती सृष्टी मानसिक होती मग तिच्यातील इंद्र हंस वगैरे देहांचे भ्रांती मात्र आकार सचेतन कसे झाले श्री वशिष्ठ म्हणाले राघवा विता हव्याची ती मानसिक सृष्टी जर भ्रांती मात्र होती तर आपल्याला तरी भासमान होणारे हे जग आणि त्यातील देहांचे आकार सत्य आहेत असे कसे बरे म्हणता येईल हे रामालाग वस्तुतः चिन्मात्र असून ते सत्य आहे असे आपल्याला वाटते तो केवळ आपल्या मनाचा भ्रम आहे याच न्यायाने विताहव्याचे जग सुद्धा त्याचे सत्यत्वही मनोमात्र आणि भ्रामकच होते वास्तविक विताहव्याचे जग काय किंवा आपल्याला भासमान होणारे दृश्य जग काय मुळीच सत्य नसून खरे ब्रह्मरूपच आहे आज विद्यमान असलेले पूर्वी होऊन गेलेले आणि पुढे होणारे हे दृश्य जग किंवा विधहव्याचे जग आत्मरूपच आहे रामा अशा रीतीने सारे दृश्यजग ब्रम्ह रूपच आहे असे जोपर्यंत पक्केत ज्ञात झाले नाही तोपर्यंत सत्य आणि परम आशा चिदाकाशाचे ज्ञान झाले नाही असेच म्हणावे लागेल ज्याप्रमाणे समुद्राच्या ठिकाणचे पाणी उत्पत्ती आणि वृद्धी यांच्या रूपाने विलास करत असते त्याप्रमाणे अज्ञानामुळे हे मनच या दृश्य जगाच्या रूपाने विलास करत असते ब्रह्माच्या ठिकाणी स्थित असलेल्या चिदाकाशाने आपल्या स्वभावानुरूप चित्त आणि मन ही नावे धारण केली मनाच्या मननुरूपी स्मरणामुळेच हे दृश्य जग विस्तारले गेले परंतु परमार्थाने हे दृश्य जग मुळीच विस्तार पावलेले नाही वाशिष्ठ महारामाने उपशमा प्रकरणे असलेल्या आपल्या देहाचा विताहव्या मुनीने त्या विवरून उद्धार केला किंवा नाही केला असल्यास कसा केला तसेच तो मुनी ब्रह्मस्थितीप्रत जाऊन पोहोचला कि नाही आणि पोहोचला असल्यास त्या ब्राह्मिक स्थितीप्रत तो जाऊन पोहोचला कसा श्री वशिष्ठ म्हणाले राघवा पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे तीनशे वर्षे उलटून गेल्यानंतर वितहवे संज्ञक मन समाधी स्थितीमध्ये अपरिच्छेने ब्रह्माकार बनून शिवगणांचे आधिपत्य करत असता एकदा चिदात्म्याच्या ध्यानस्थितीमध्ये आपले पूर्वीचे सर्व जन्म करावे अशा याची अशी इच्छा स्वाभाविकपणे त्याच्या मनात उत्पन्न झाली आणि त्याबरोबर त्याने आपले पूर्वीचे कित्तेक नष्ट झालेले आणि कित्तेक अस्तित्वात असलेले असे सर्व देह हो अवलोकन केले विद्यमान असलेल्या देहापैकी पृथ्वीच्या उदरामध्ये दे अडकून पडलेल्या आपल्या देहाची स्थिती अवलोकन करताच त्या देहाचा पृथ्वीच्या विवरातून उद्धार करावा अशी इच्छा यदृच्छेने त्याच्या ठिकाणी उत्पन्न झाली नंतर त्याने आपल्या त्या देहाकडे सूक्ष्मदृष्टीने पाहिले त्यावेळी एखाद्या चिखलातील आपला विताह्य नामक देह हो। पृथ्वीच्या उदरामध्ये जखडून गेला आहे पावसाळ्यातील पाण्याच्या ओघाबरोबर वाहून आलेल्या चिखलाचा त्या शरीराभोवती वेढा पडलेला असून त्या चिखलामध्ये आपले शरीर आधोमुख होऊन पडले आहे आणि त्याच्यावर यथेच्छ गवच वाढले आहे असे त्याच्या दृष्टीस पडले अशा रीतीने पृथ्वीच्या उदरामध्ये अडकून पडलेल्या आपल्या देहाची ती विपन्न अवस्था पाहून महा तेजस्वी विताह्यमुने परमज्ञाना मुक्त असलेल्या विवेकबुद्धीच्या योगे पुन्हा विचार करू लागला तो म्हणाला हे माझे शरीर पृथ्वीच्या उदरामध्ये सर्व बाजूने वेढ्यात अडकले गेले असून त्यातील प्राणवायूचा संचार पूर्णतः थांबला आहे यामुळे हे शरीर पृथ्वीच्या बाहेर काढण्याची माझ्या अंगात यत्किंचितही शक्ती राहिले नाही यासाठी मी आता ताबडतोब सूर्याच्या देहात प्रवेश करतो म्हणजे त्याचा पिंगल नावाचा गण त्याच्या आज्ञेवरून माझ्या या पूर्व देहाचा पृथ्वीच्या उदारातून उद्धार करेल अथवा मला या देहाला घेऊन तरी काय करायचे आहे मी सध्याच्या या देहामध्येच सुखाने विदेयमुक्त स्थितीप्रद्धा जाऊन पोहचेल विवरते रामा अशा तऱ्हेचा विचार करून तो मुनी क्षण भर स्वस्थ बसला परंतु लगेच तो पुन्हा विचार करू लागला तो म्हणाला या भूतलावर प्रारब्धाने प्राप्त झालेल्या देहाचा बुद्धीपुरस्तर त्याग करणे किंवा त्याचा आश्रय करणे या दोघांपैकी माझ्या दृष्टीने कोणतीच गोष्ट ग्राह्य अथवा उपेक्षणी त्याग करणे किंवा त्याचा आश्रय करणे या दोघांची किंमत माझ्या मतेसारखीच आहे यासाठी जोपर्यंत हा देह धुळीला मिळाला नाही तोपर्यंत याच देहात काही काळ या जगात विहार करेन पिंगलाने माझ्या देहाचा उद्धार करावा म्हणून प्रतिबिंबाने आरशात प्रवेश करावा त्याप्रमाणे मी आता आकाशस्थ सूर्याच्या देहात प्रवेश करतो म्हणजे झाले असा विचार करून वायूने भात्यातील पोकळीमध्ये प्रवेश करावा त्याप्रमाणे त्या, त्या मुनीने वायुरूप धारण करून भगवान सूर्यनारायणाच्या हृदयामध्ये प्रवेश केला त्यावेळी आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट झालेल्या त्या मुनिश्रेष्ठाला अवलोकन करून भगवान सूर्यानेही आपल्या उदारबुद्धीच्या योगाने त्या मुच्या पूर्वापूर संबंधाचा आणि त्याच्या हातून कार्याचा विचार केला नंतर भगवान सूर्याने विंध्य पर्वतावरील भूगर्भामध्ये रुतलेला पाषाण आणि गोवत याने आच्छादित झालेला आणि अगदी मलुल झालेला त्या मुनीचा देह अवलोकन केला पुढे त्याचा स्वदेहोद्धार विषयीचा हेतू लक्षात आणून पृथ्वीच्या विवरामध्ये ग्राम होऊन अडकलेले वायुरूप संहित कलेने लगेच भगवान सूर्यनारायणाला भक्तियुक्तांत करण्याने प्रणाम केला नंतर सूर्याची संमती घेऊन विताह्य मुनीच्या इच्छेप्रमाणे विंध्य पर्वतावरील विवराकडे जाणाऱ्या पिंगल मग तो तत्काळ लता कुंज आणि हत्येंचा संचार यांच्यामुळे शोभायमान होणाऱ्या आणि वर्षाकाळातील उन्मत्त अभ्राने युक्त अशा आकाशाप्रमाणे भासणाऱ्या त्या विंध पर्वतावरील अरण्यात जाऊन पोहचला नंतर ज्याप्रमाणे एखादा सारस पक्षी आपल्या नखाने एखाद्या कमलाचा देठ चिकलातून उकरून काढतो त्याप्रमाणे पिंगलाने आपल्या नखांच्या सहाय्याने ते पृथ्वीचे शरीर उकरून त्यातून विताहव्याचे कलेवर बाहेर काढले त्यानंतर आकाशात संचार करणाऱ्या पक्ष्याने आपल्या घरट्यामध्ये प्रवेश करावा त्याप्रमाणे पिंगलाच्या शरीरामध्ये असलेले वितहवे मुनीचे लिंग शरीर आपल्या पूर्वीच्या स्थूल देहामध्ये दे प्रविष्ट झाले मग आकाश संचारी पिंगल आणि पृथ्वीच्या उदरातून नुकताच बाहेर पडलेला मुनी अशा दोघांना प्रेमपूर्वक वंदन केले आणि तेजाचे जणू निधीच असे ते, ते दोघे आपापल्या कार्याविषयी तत्पर झाले तो पिंगलगण आकाशातून निघून गेला आणि विताहव्य मुनी स्नान करण्याकरता स्वच्छ अशा सरोवराकडे निघून गेला ते सरोवर नक्षत्राप्रमाणे चमकणाऱ्या कुमुदांच्या योगाने आणि निनिराळ्या रंगांच्या सूर्यकिरणामुळे शोभणाऱ्या आकाशाप्रमाणे फारच रमणीय दिसत होते ज्याप्रमाणे एखाद्या हत्तीच्या छाव्याने चिखल असलेल्या पाण्याच्या डोहात यथेच क्रीडा करून नंतर सरोवरात प्रवेश करावा त्याप्रमाणे त्या, त्या मुनीने विकसित कमलांच्या योगाने शोभणाऱ्या त्या सरोवरामध्ये स्नान केले स्नानानंतर त्या मुलीने जप करून भगवान सूर्यनारायणा भक्तीने पूजा केली नंतर पूर्वीप्रमाणे मननादे व्यवहार करायला समर्थ असलेल ते आपले पूर्वीचे शरीर प्राप्त झाल्यामुळे वेतावे मुनीला मुनी अतिशय आनंद झाला सारांश अशा प्रकारे बुद्धीची समता पराशांती सर्व भूतासंबंधाने मित्रभाव सत्प्रज्ञा आनंदवृत्ती ईश्वरी कृपा आणि त्यामुळे प्राप्त होणारे ऐश्वर इत्यादी गुणांनी युक्त असलेला तो मुनी विषयासक्ती रहित अशा अंतकरणाने विंध्य पर्वतावरील सरोवराच्या काठी केवळ एकच दिवस समाधीविरहितावस्थेमध्ये सुखाने राहिला इतिश्री वासिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग पंच्याऐंशी